पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे त्यागातला आनंद एकदा एकनाथ महाराज काशी यात्रेहून रामेश्वरसाठी गंगाजलाची कावड घेऊन चालले होते त्यामुळे महान पुण्य त्यांना लाभणार होते जाताना तेथेच जवळच्या वाळवंटात त्यांना एक गाढव हो, तडफडत असलेले दिसले तहाने त्याचा जीव व्याकुळ झाला होता उन्हाचा चटका तीव्र झाला होता त्यामुळे त्याला अधिकच वेदना होत होत्या त्यांनी पटकन कोणताही विचार न करता देहाला कष्ट देऊन आणलेली गंगा गाडवाच्या मुखात ओतली गाढव ताजे तवाने झाले त्या मुक्या भ्राण्याच्या चेहरील भाव पाहून एकनाथांना आनंद झाला त्यांच्याबरोबर असलेल्यांना नाथांचेही कृत्य आवडले नाही त्यावर नाथांनी त्यांना परमेश्वराच्या विविध रुपांची प्रचिती देऊन आपल्या त्यागी जीवनाची वेगळी ओळख करून दिली नाही आम्ही कुठेतरी छोटासा त्याग करतो आणि वर्षोनुवर्ष त्यात माल मसाला घालून रंगवून मी कसा त्याग केला ते सांगत असतो असा त्याग हा त्याग नसून स्वार्थ असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात देव देश व मानव यांची सेवा करताना जो त्याग करतो तो कृतार्थ होतो त्यागातच वैभव आहे अशा त्यागासाठी अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले ही त्यागाची भावना हृदयापासून आली पाहिजे उर्वरचा त्याग माणसाला खोटी प्रतिष्ठा मिळवून देईल परंतु मानसिक सुख देणार नाही मित्रासाठी जीव देतो म्हणणारे मित्र आईनवेळी मित्राला साधा पेन देत नाहीत हा कसला त्याग पूर्वीच्या साधूसंतांचे जीवन हे त्यागमय होते कोणताही स्वार्थी हेतू ठेवून त्यांनी कार्य केले नाहीत तर जगाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन त्यांनी समाजाला समर्पित केले ज्यांना आपण राष्ट्रसंत म्हणतो ते तुकडोजी महाराज कर्करोगाने हो अंथरुणावर खेळले असतानाही त्यांच्या मनात समाजाबद्दलचाच विचार होता समाजाबद्दलची त्यांची कणव त्यांच्या त्यागात दिसून येते राष्ट्राच्या उभारणीसाठी ज्या देशात जेवढी त्यागी माणसे जास्त तेवढ्या त्याचा फायदा त्या देशाला जास्त होतो रत्नागिरीला कीर्तनाला निघालेले संत गाडगेबाबा वाटेत तारेणे मुलाचे निधन झाल्याचा संदेश येतो तेव्हा म्हणतात असे कोट्यानुकोटी गेले काय रडू एकासाठी केवढा हा त्याग राजाच्या पोटी जन्माला आलेल्या गौतम बुद्धांनी मनात आणले असते तर आई चैनी जीवन जगले असते परंतु लहानपणापासूनच कोमल हृदयाचे गौतम बुद्ध कोणत्याही हिंसात्मक गोष्टीने कोळमडून जात असत अशा राजकुमाराने एके दिवशी रथातून शहरात फेरफटका मारत असताना म्हातारपणामुळे जर्जर झालेली वृद्धा पाहिली रस्त्याच्या कडेला तडफडणारी रोगी पाहिला तसेच जीवनाचा जमा खर्च संपवून ताटीवर आडव्या पडलेल्या माणसाची प्रेतयात्रा पाहिली ही सगळी दृश्ये पाहिल्यावर त्यांचे मन बेचैन झाले या सर्वांवर उपाय शोधण्यासाठी घराबाहेर पडण्याचा त्यांनी ठाम निश्चय केला रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना एकदा त्यांनी आपल्या पत्नीकडे व सुंदर गोंडजवाळ्याकडे पाहिले मनातील मोहाला आवर घालून साऱ्या जगातील दुखावर इलाज शोधण्यासाठी ते बाहेर पडले आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे गौतम बुद्ध म्हणूनच अनेक देशात आपल्या विचारांची व्याप्ती वाढवू शकले त्यांनी अखेरपर्यंत मानवी जातीला जा, शांतीचा समतेचा दिव्य संदेश केवळ क्षणिक मोहचा त्याग केल्यामुळेच दिला ज्ञानदेवांच्या जीवनावरील नाटकात काम करणारा एक मित्र मला भेटला अनेक व्यसनांनी गुरफटलेला हा मित्र आज त्याच्या हातात सिगारेट नव्हती तोंडात गुटखा नव्हता मला आश्चर्य वाटले त्याच्यात झालेल्या बदलाविषयी विचारले असता तो म्हणाला आपल्या गावात संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील नाटक बसविले आहे त्यात मी ज्ञानेश्वरांची भूमिका करतो आहे अतिशय अवघड असलेली ही भूमिका करताना मला प्रथम माझ्या व्यसनांचा त्याग करावा लागला ज्ञानेश्वरांचे जीवन समजून घेताना आपण जीवनात कसे वागले पाहिजे याची प्रचिती आली यातूनच माझी सर्व व्यसने सुटली मित्राने केलेला व्यसनांचा त्याग त्याला आयुष्यभर प्रकाशमान ठेवणार आहे आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आईवडिलांचा त्याग मुलांच्या जीवनात सदैव प्रेरणादायक राहणार असतो मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे आई स्वतःच्या सुखाची होळी करत असतात यातूनच मुलांची प्रगती होत राहते आणि कालांतराने त्यागातून पाहिलेले स्वप्ने साकार होतात असा हा त्यागातला आनंद हा क्षणापुरता नसतो तर तो दीर्घकाळ समाधान देणारा असतो म्हणूनच वी स खांडेकर म्हणतात त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे